लोक अध्याय आठा त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकवण्यासाठी त्याने त्यांना एक बोध कथा सांगितली तो म्हणाला एका नगरात एक न्यायाधीश होता तो देवाला भीत नसे लोकांना मानही देत नसे त्या नगरात एक विधवा होती ती वारंवार येत असे व न्यायाधीशाला म्हणत असे माझ्या विरोधकांविरुद्ध मला न्याय मिळेल असे बघा काही काळ त्याची इच्छा नव्हती पण शेवटी तो स्वतःशीच म्हणाला मी जरी देवाला भीत नाही व लोकांना मान देत नाही तरीही ती विधवा मला त्रास देत असल्याने तिला न्याय मिळेल असे मी करतो यासाठी की ती वारंवार येऊन मला बेजार करणार नाही मग प्रभू म्हणाला अनितीमान न्यायाधीश काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या आणि मग जे देवाचे निवडलेले लोक रात्र दिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय तो त्यांना मदत करावयास वेळ लावील काय मी तुम्हाला सांगतो तो त्यांना न्याय देईल तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय अशा लोकांना जे स्वतः नीतीमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते अशा लोकांसाठी ये दोघे जन प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले एक परुषी होता व दुसरा जकातदार होता परुषी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली हे देवा मी तुझे उपकार मानतो कारण इतर लोकांसारखा म्हणजे चोर फसविणारा व्यभिचारी व या जकातासारखा मी नाही उलट मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो व माझ्या सर्व उत्पन्नाचा दहावा भाग देतो परंतु जकातदार तर दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला हे देवा मज पापी माणसावर दया कर मी तुम्हाला सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या माणसापेक्षा नीतीमान ठरून घरी गेला कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नीच केले जाई आणि जो कोणी स्वतःला नीच करतो त्याला उंच केले जाई आणि ते आपल्या बालकांना देखील त्याच्याकडे आणि यासाठी की त्यांनी त्यांना स्पर्श करावा पण जेव्हा शिष्यानी हे पाहिले तेव्हा ते त्यांना दटावू लागले पण येशूने बालकांना त्याच्याकडे बोलाविले आणि म्हणाला बालकांना मजकडी येऊ द्या त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्या आहे मी खरोखर तुम्हाला सांगतो जो कोणी देवाच्या राज्याचा बालकासारखा स्वीकार करीत नाही त्याचा स्वर्गात प्रवेश होणार नाही एका यहुदी पुढाराने त्याला विचारले उत्तम गुरुजी अनंकाचे जीवन मिळण्यासाठी मी काय करू येशू त्याला म्हणाला मला उत्तम का म्हणतोस देवाशिवाय कोणीही उत्तम नाही तुला आज्ञा माहीत आहे व्यभिचार करू नको खून करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको तुझ्या आई मान राख तो पुढारी म्हणाला या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळल्या आहेत जेव्हा येशुने हे ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला तुझ्या मध्ये अजून एका गोष्टीची उणीव आहे तुझा जवळचे सर्व काही विकून ते गरीबांना वाट म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल मग ये माझ्या मागे चल पण जेव्हा त्या पुढाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुखी झाला कारण तो फार श्रीमंत होता जेव्हा येशू ने पाहिले की तो दुखी झाला आहे तो म्हणाला ज्यांच्या जवळ धन आहे त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे होय श्रीमंत माणसाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाने सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे नंतर ज्या लोकांनी हे ऐकले ते म्हणाले तर मग कोणाचे तारुण होईल येशू म्हणाला ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत मग पेत्र म्हणाला पहा आमच्याकडे जे होते ते सर्व सोडून आम्ही तुमच्या मागे आलो आहोत येशिव त्यांना म्हणाला मी तुम्हाला खरेच सांगतो असा कोणीही नाही की ज्याने देवाच्या राज्यासाठी आपले घर किंवा पत्नी किंवा भाऊ किंवा आई वडील सोडले आहेत त्यास या काळात व येणाऱ्या काळातील ये अनंत काळात याच्या पेक्षा कित्येक पटींनी मिळाले नाही येशुने बारा प्रेषितांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला ऐका आपण वर एरुशेले मास जात आहोत आणि भविष्यवाद्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते पूर्ण होईल होय त्याला विदेशांच्या हाती धरून देण्याची त्याची कुचेष्टा होईल त्याची निंदा करतील त्याच्यावर थुंकतील ते त्याला चापकाचे फटके मारून रक्तबंबाळ करून ठार करतील आणि तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठेल शिष्याना यातील काहीही कळाले नाही कारण हे वचन त्यांच्या पासून लपून ठेवण्यात आले होते आणि तो कशा विषयी बोलत आहे हे त्यांना माहीत नव्हते येशू एरिहो जवळ येत असताना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे त्यांनी त्याला सांगितले की नासरेकर येशू जात आहे तो मोठ्याने ओरडून म्हणाला येशू दाविदाचा पुत्र माझ्यावर करते त्यांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले परंतु तो आणखी मोठ्याने ओरडून म्हणाला पुत्रा यशला आंधा अपना कड़े आने की आज्ञा के लिए आला येशु ने विचार तुला कांधरा मनुष्य मनाला प्रभु मे पर दृष्टि प्राप्त त्याला येसूला तुला दृष्टि ये हो, तुझा विश्वासा तुला बरे के लिए तेला आली दृष्टि देवाचे गौरव करीत तो मागे गेला सर्व हे पाहिले आ देवा स्तुती के लिए।